अध्याय चौथा सतीचा अग्निप्रवेश मैत्रिणी म्हणतात एवढे बोलून भगवान शंकर स्तब्ध बसले त्यांनी पाहिले की दक्षाकडे जाऊ दिल्याने किंवा सती, सती एकदा बंधुजना पाहण्यासाठी जाण्याच्या इच्छेने बाहेर येईल तर कधी भगवान शंकर रुष्ट होतील या शंकेने परत फिरत असे अशा प्रकारे कोणताही एक निर्णय घेऊ न शकल्याने तिची मनस्थिती द्विधा झाली बंधुजना भेटण्याच्या इच्छे आल्याने आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्या कडे अशी रागाने पाहू लागली कि जणू त्यांना भस्म करून टाकेल शोक आणि क्रोधाने तिचे चित्त बेचेन करून टाकले स्त्री स्वभावानुसार तिची बुद्धी चालण्याशी झाली जानी प्रेमाने आपल्या अर्धे अंग तिला दिले होते त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान सोडून टाकी ती आपल्या माता पित्या घरी सती तावाने पाहून श्री महादेवांचे मनोगत ओळखून मणिमान मध इत्यादी हजारो शिवगण नंदीला पुढे घालून आणि यक्षांना बरोबर घेऊन मोठ्या बेघाने निर्भयपणे तिच्या पाठोपाठ निघाले त्यांनी सतीला नंदीवर बसविले मैना चेंडू वारसा आणि कमल, ह्या मनोरंजनाच्या वस्तू तिला दिल्या शुभ्र आणि नगारे बासरी, ते तिच्या बरोबर चालू लागले त्यानंतर सती यज्ञ मंडपात पोहोचली तिथे मंत्रपठन करणाऱ्या ब्राह्मणांमध्ये मोठ्याने मंत्र म्हणण्याची जमू स्पर्धा लागली होती सगळीकडे ब्रह्मर्षी आणि देव विराजमान झाले होते तसेच इकडे तिकडे माती लाकूड लोखंड सोने यांची पात्र आणि अवहेलना केली हे पाहून यज्ञ करत्या लक्ष्याच्या भीतीने सतीची माता आणि बहिणींशिवाय दुसऱ्या कोणीही तिचा आदर केला नाही तिची माता आणि बहिणी यांनी मात्र प्रेमाने सदित होऊन सतीला आदराने मिठ्या मारल्या परंतु पित्याकडून अनादर झाल्यामुळे सती ने बनी ने केशल प्रश्न सहित प्रेमपूर्ण वार्तालाप माता माशापूर्वक सुंदर आसन इत्या सर्व लोकेश्वरी यज्ञ मंडपा अनादर होता तिना दीज्ञात भगवान शंकरां यज्ञ भाग न देवन तिच्छा वडला अपमान केड़पापड़ा असे वाटत होते की ती आपल्या रागाने संपूर्ण लोक भस्म करून टाके कर्मच्या अभ्यासामुळे गर्व झालेला द्वेष करीत आहे असे पाहून भूतगण त्या सतीने त्यांना आपल्या प्रभावाने आवरले आणि सर्वांच्या समक्ष अडखळणाऱ्या शब्दात ती पित्याची निर्वत्सना करू लागली श्रीदेवी म्हणाली या संसारात भगवान शंकरांच्या कोणीही मोठा नाही प्रिय आत्मा कोरोध कर दुसरा को द्विजारखे लोग दुसर गुणा दोष पहतु को साधुपुरुष अग दुसर थोड़ाशा गुणा ही मोठे समझता ते सर्वात श्रेष्ठ होत आपण आश्चर्य महापुरुष त्यांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाही परंतु त्यांच्या चरणांची धूळच अशांचा हा अपराध सहन न करून त्यांचे तेज नष्ट करते म्हणून असे कार्य त्या दुष्टपुरुषांना शोभून दिसते ज्यांचे शिव हे दोन अक्षरी नाव प्रसंग वशात एकदा जरी मुखातून निघाले तरी ते मनुष्याचे सर्व पाप तात्काळ नष्ट करते आणि शंकरांचा अमंगल असे तुम्ही द्वेष करीत आहात अहो महापुरुषांचे महा मनरूपी मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याच्या इच्छेने ज्यांच्या चरणकमनांचे नित्य सेवन करतात आणि पुरुषांना त्यांचे इष्टी देतात त्या विश्वबंधू भगवान शिवांशी केवळ नावाचे शिव आहेत वास्तविक ते अशिव अमंगळ आहेत हे गोष्ट आपल्याशिवाय दुसरे कोणीही मानत नाहीतर जे भगवान शिव स्मशानभूमीतील प्रेतांच्या मुलक्यांच्या माळा भस्म आणि हाडे अंगावर जटा धर्मर्यादांचे रक्षण करणाऱ्या आपल्या पूजनीय स्वामींची निंदा करीत आणि आपल्यात त्याला दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याने काम बंद करून तेथून निघून जावे आणि शक्ती असेल तर त्याला ताकदीने पकडून ती बकवास करणारी अमंगळ दुष्ट जीव छाटून टाकावी तीन बघून आपले प्राण सुद्धा द्यावेत हाच धर्म आहे आपण भगवान नीलकंठांची निंदा करणारे आहात म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी आता ठेवू इच्छित नाही चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाली गेली तर उकारी करून ती काढून टाकल्यामुळेच मनुष्याची शुद्धी होते असे म्हटले जाते जो महामुनी नेहमी आपल्या स्वरूपातच रममान झालेला असतो त्याला वेदांची विधी निषेध वाक्य मुळेच लागू होत नाही जसा देव आणि मनुष्याच्या राहण्याच्या व्यवहारात फरक असतो यासाठी आपल्याच धर्माप्रमाणे वागणाऱ्याही दुसऱ्याच्या मार्गांची निंदा करू नये प्रवृत्ती म्हणजे यज्ञ याग इत्यादी आणि निवृत्ती म्हणजे शम दम इत्यादी अर्मे योग्य है वेदांधी राधिकारी भगवान शंकर ही कर्म कर आवश्यकता नहीं आमचर्य अव्यक्त है आत्मज्ञानी महापुरुषच त्याचे सेवन करू शकतात आपल्या जवळ ते नाही आणि यज्ञातीत अन्नाने तृप्त होऊन प्राणपोषण करणारे यज्ञ शाळातील करमठ त्याची प्रशंसा करीत नाही आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या निंद देहाला ठेवून मी काय करू आपल्यासारख्या दुर्जनाशी संबंध असल्याची मला लाज वाटते जो महापुरुषांचा अपराध करतो त्याच्यापासून होणाऱ्या जन्माचाही धिक्कार असो ज्यावेळी भगवान शिव आपल्याशी माझा संबंध दाखवताना थट्टेने मला दाक्षायणी दक्षकुमारी या नावाने पुकारतील तेव्हा थट्टे ऐवजी मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद होईल म्हणून त्या दरज, मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करेल मैत्रे म्हणतात हे शत्रुंजय विदुरा यज्ञ मंडपा दक्षा एवं बोलून सतीने मौन स्वीकार उत्तर दिशेकड़े बसली। पिवले वस्त्र परिधान तिने आचलन कर प्रविष्ट कराणाया प्राणी एक मध्य स्थिर नयूलाक्रत वर आह हृदय स्थापन के लिए त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित सती वायूला कंठ मार्गाने बसवले होते त्याचा दक्षेवरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्विनी सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली आपले पती जगद्गुरु भगवान शंकरांच्या कमन चिंतन करी सतीनी इतर विचार यावेळी तेथे आलेल्या देव ऋषी आदींनी जेव्हा हे महान आश्चर्य पाहिले तेव्हा आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला ते म्हणू लागले अरे रे दक्षाच्या दुर्वर्तनाच्या रागावू, रागावून महादेवांच्या प्राणप्रिय सतीने प्राणत्याग केला पाहना सर्वचराचर जीव या दक्ष प्रजापतीची संताने आहेत तरी सुद्धा याने केवहे दुष्कर्म केले याची कन्या शुद्ध हृदयासती नेहमीच सन्मानासाठी पात्र होती परंतु याने तिचा अनादर केल्यामुळे तिने प्राणांचा त्याग केला, केला। हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्याने याची सगळीकडे मोठीच अपकिर्ती होईल जेव्हा हो याची कन्या याने केलेल्या अपराधामुळे प्राणत्याग करावयास तयार झाली तेव्हा सुद्धा शंकरांचा द्रोह करणाऱ्या याने तिला अडवले नाही ज्यावेळी सर्व लोक असे बोलत होते त्याचवेळी शंकरांचे गण सतीचा हा अद्भूत प्राणत्याग पाहून शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभी राहिले त्यांच्या आक्रमणाचा आवेश पाहून भगवान भृगुंनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्यांच्यावर नाश करण्यासाठी अपर ऋतम रक्षदी मंत्रांचे उच्चारण करीत दक्षिणाग्नी मध्ये आपल्या तप प्रभावाने चंद्र लोक प्राप्त केला होता त्या ब्रह्मदेश संपन्न देवतांनी जळत्या लाकडांविषयी जेव्हा आक्रमण केले तेव्हा सर्व गुंडक आणि प्रमथ गण इत पळाले अद्या चौथा समाप्त।